कोणीही पापी पुण्यवान कोणीही असो तो आधी यमलोकातून पुढे जातो या स्वानंदाच्याही विमानात बसलेल्या त्या महापुरुषाला यमलोक पाहावा लागतो लागलीच प्रश्न केला आहे दक्ष प्रजापतीने कि तो पाप्यांना योग्य असणारा याच्यासारख्या पुण्यशिलाला कसा काय पाहावा लागतो इथे जेव्हा पाप आणि पुण्य दोन्ही संपत तेव्हा स्वानंदाला जाता तो तोपर्यंत स्वानंद लोकाची प्राप्ती म्हणजे मोक्ष नाही मुक्ती नाही मुक्ती काही कोणती डिग्री नाही मुक्ती काही कोणतं गाव नाही इथला पाप पुण्य क्षय असा जो शुद्ध बुद्ध आत्मा तो मुक्त हे त्याच्यातून मुख्य महत्वाचा दाखवायचं आहे पण आता त्याच्यावर जर आरोपच कहाणीचा केलाय तर ते कहाणीच्या माध्यमासारखं दाखवतात त्या जीवात्म्याला त्या यमलोकामध्ये इतर प्राण्यांना दुःख काय होत पाप भोगल म्हणजे घडत काय आणि इथे जे अनेक गोष्टी कायद्यामध्ये नाहीत म्हणजे ते पचले असं समजल्या जात का इथं आई बापाला शिव्या दिल्याचा काही दोष नाही काही केस होत नाही काही नाही काही नाही काय एक सुद्धा शाळा संपूर्ण हिंदुस्थानात कुठेही नाही कि पद्धतशीर आई बापाला शिव्या कशा द्याव्यात शिकवल्या जातं का काही का कुठं तरी कोणत्या तरी शाळेत म्हणजे मुलांना येतं कसं आपोआप वाईट शिकवावं लागत नाही त्या स्वतः सिद्ध येत आणि चांगलं शिकवावं लागतं दूध प्या याचा आग्रह करावा लागतो दारू प्या याचा आग्रह करावा लागत नाही आपोआप होतो वाईट गोष्टीचा आग्रह नसतो तसह घडत आणि चांगलं बुद्धी पुरस्कर करावं लागतं लक्षात ठेवून एक दोस्त येत होता इथं इथे येऊन दारू पित होता आणि मुंबईला यायचा बुद्धी दिली तुला रस्त्यात शेण खायची बुद्धी नाही दिली का त्यानं मोरगावला जाऊन लेख पिता कशाच कशाच पुण्य मिळेल कसं पुण्य मिळेल आणि माझी स्थिती जरा उजाड आहे उजाड म्हणजे तू जगतो काय कमी आहे का खरं म्हणजे नगरभैरवान तुला येऊच द्यायचं नाही पण आतापर्यंत तुझ्यावर दुर्लक्ष केलं म्हणून कसा तरी येणं जाणं करतो याला काही शानपणा म्हणतात असे अनेक बाप आहेत की ज्याचं आजच्या कायद्यामध्ये काही कोणता दंड नाही म्हणजे ते पस्तका आई बापाचा अपमान केला ते पस्तका त्यांना नाही ना विचारलं ते, ते पस्तका उत्तम पुत्र कुणाला म्हणतात आई बापानी आज्ञा करण्याच्या पूर्वी त्यांच्या मनात काय काम सांगायचं आहे हे ज्याला कळतं आणि त्याप्रमाणे तो वागतो तो उत्तम पुत्र सांगितल्यावर करतो हा मध्यम सांगितल्यावर त्यांच्यावर बुरकावतो आणि तुम्हालाच कळत नाही का बलक्याच वेळा मला उठवायचं काय काम तिथं नव्हतं का मडकाव ते पाणी घेतलं असत तर काही बिघडणार अरे पण त्याला उठताच नाही बिचाऱ्याला ते कुठलं मडक्यातलं पाणी घेणार तुला काय झालं पण याचं नुकतंच लग्न झालं आणि ती म्हातारी किंवा म्हातारी याला वेळा उठवते पाणी बाबू बाबू कशाचं उठते बाबूला काय जरूर मेरा तुम्ही या बुडा असे वागतात त्याला पुत्र म्हणत नाहीत आणि जे आई बापाच्या पाप आहेत की ज्याचा आत्ताच्या कायद्यामध्ये काही विशेष फरक पडत नाही काही शिक्षा होत नाही कोण्या देवस्थानला इस्टेट दिली खाल्ली कोण्या मातारीला बुडवलं कुठल्या शेतातली चोरी केली आपल्याच कापसात मी काप मिसळून टाकला काय पता लागतो मरुतीच्या देवळावरचे चार तीन काढून आणले आपल्या घरावर टाकले काय पता लागतो काही शिक्षा नाही भिक्षा नाही काही नाही काय नाही सहज पचल परंतु यमराज म्हणतात नाही बाबू हे पचलं नाही हे कित्येक पट मला काढायचंय तुझ्याकडून पचलं कशाचं मग यावेळेला इथे जसा सगळा मत्स पुरा तळला आणि व्यवस्थित खाल्ला तिथे याला सूट बुटा सुद्धा तळतात एकादशी नाही चतुर्थी नाही काही नाही पुन्हा लोकांना सांगतो मी खातो तूही खा यमराज म्हणतील इकडे इकडे आता आता हे आयपान नावाचा नरकपाच्यामध्ये उकळता शिशाचा रस जेव्हा याच्या तोंडात ओतण्यात येतो आणि सांगण्यात येत चतुर्थी होती मोरगावला राहत होता अंधारू होता पी, पी नका हे आता त्या दिवशी ओरडेल अरे आरे आता कशाचा आरे आरे कुठेही थुकला कुणाचा मान केला कुणालाही काही बोलला काय पा सध्या काही शिक्षा नाही परंतु जिकडे ये या नरकाय मजा आहे असे अठ्ठावीस प्रकारचे निर्णाय नारक त्या साधकाला पाहायला मिळतात आणि तसं पाहत असताना तो म्हणतो केवढ कृपा आहे प्रभूची की याच्यापैकी मी काही केलं नाही परंतु तरी मला हे पाहावं लागलं याच्यात राहताना काय दुःख होत असेल कुणाला माहित परंतु ते अतिउंचा असतं याला दिसत पण तिथल्या लोकांना याचा संपर्क येत नाही त्यांना काही दिसत नाही हे विष्णू शंकराधिकांना हे विमान दिसत नाही म्हणे मग बाकीच्या काय किंमत आहे असं हे सगळे निर्णाळ्या लोकातून जात असताना त्याच्या दर्शनाकरता अनेक देव देवता समोर येतात आणि ते म्हणतात काय भाग्यशाली आहे भारतात राहत होता ब्रह्मकमंडलूच्या तीरावर राहिला मोरेश्वर राहिला असं ते विमान जाता जाताय ब्रामरी नावाच्या एका शक्तीच्या तोंडात जात हे इंद्र चंद्राधिकांचे लोक उल्लंघन केल्यावर आजच्या विसाव्या शतकाला विज्ञान युगाच्या फार मोठ्या अरड्या ओरड्याच्या शतकाला या स्वर्गा नरका पता ही कल्पना इंद्राचा ब्रम्हदेव शंकर विज्ञाला को हजारों कथा है अनेक दैत्य अनेक देव अनेक मानव अपने बरबर सैन्य घेन हत्ती घोड़े घेन तोफा घेन एवढ्या बोदड वस्तू सह स्वर्गावर हमला करत होते स्वर्ग जिंकत होते काही दिवस स्वर्गात राहत होते तितले सुख भोगत होते आणि परत भारतामध्ये येत होते अशा हजार हा कहाण्या ओथी मध्ये आहेत आता सध्या कुठे कशाचाही पत्ता नाही इतकी दुर्दशा आजच्या विज्ञानाची आहे म्हणजे प्रगती बिगती काही नाही ओथीकडे याच करता पाहायचं आपण सुधरलो कि बिघडलो नंतर जे सुखा है, जे दुखा चा कल्पना ज्यादा स्वर्ग पता कलना पैकी कज्ञान आता तूर्त अपने जब अगले मोटमोठे ब्रह्मादिक देव उल्लंघन कर विमानी नावा चा शक्ति मध्य जा इथे नाना प्रकारचा अंधार आहे आणि ते तो साधक घाबरून जातो त्यावेळेला त्याला सांगतात गजानन गजानन म्हण काही घाबरू नको त्या विमानाचाच प्रकाश भयंकर असतो आणि <coughs> याला भोवतालचं सगळं दिसत राहतं अशा तंत्रातून त्या ब्रामरी शक्तीतून त्या डामरी शक्तीत डामरी तंत्रीतून दुसऱ्या शक्तीत असे तीन शक्त्यांचं उल्लंघन करत मग हा एका उत्कृष्ट प्रकारच्या प्रकाशामध्ये जातो हा ना गरम असतो ना थंड असतो अतिदकारक असतो आणि कमलाचे नाजूक असतात अशी इथली भूमी असते अनंत योजन असत या ठिकाणी स्त्री पुंभाव असा काही नसतो साधकाची जी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला स्वरूप मिळतो काही काळ प्रकारे त्या स्वारंदातले दिव्य भोग भोग कधी तरी पुण्य संपत आल कि प्रभु की झाझे तो मिसुन जो एक तत्व उप करते एक सगड़ प्रकार निर्माण हो तो स्वानंद लोकाच अतिव अदुत एक मजेदार वर्णन पंचमखंडा आल आणि हा पंचम खंड समाप्त होतो नंतर दक्ष प्रजापतीला सहाव्या खंड सांगण्याचा प्रयत्न करतील उद्या सहाव्या खंडाचे काही अध्याय वाचल्या जातील पण त्याचा अर्थ उद्या नाही सांगितला जाणार तो परवा सांगितल्या जाईल उद्या गणेश योगिंद्र महाराजांचं चरित्र चा सांगितलं जाईल अशी हे आत्ताचा कार्यक्रम ज्यांनी ठरवला त्यांची इच्छा आहे म्हणून त्याप्रमाणे केल्या जाईल आणि उद्या गणेश योगेंद्र महाराजांचं जीवन परिपूर्ण झालं आणि परवा सूर्योदयाला त्यांचा जीवनक्रम संपला म्हणून उद्याच्या रात्रीला त्यांच्या चरित्रामध्ये विशिष्ट महत्त्व आहे ते उद्या वर्णन करून सांगू उद्याची रात्रीची वेळ हीच राहील सकाळच्या वेळेमध्ये पुन्हा आजच्यासारखा बदल होईलच उद्याच्या समाधीचे अभिषेक आहेत आणि ते करून येऊन नंतर पुराण वाचण्याला सुरुवात होईल बारा वाजेपर्यंत रोजच्या प्रमाणे समाप्त होईल जितकं वाचनं होईल तितकं होईल आणि एकादशी बसंती संख्या भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल मंगलमूर्ती मोर सव्वीस दोन ब्यानव पासून पुढे गणेश ब्रह्मविध या प्रदास्त्याय ते नाम विघ्न सागर शोषणेन गणेशम सर्विद्धिदम बुद्धिप्रकाशकूर्ण योगिना हृदय संस्थित स्वानंदेशेशान महावाक्यस्विण तत्वसीकृतीधर सिद्धिबुद्धियुत भजे सिंदूरोधूलिताम तिलक विलसित चारुगौरांगरागम गाणेशाक्षांद दंतं स्मितमुखकमलमुद्राकराब जानुबाहुम यतीवममल शुद्धकाशाय वस्त्र योगींद्र श्रीगणेशं परमगुरवरणपाचार्य मीडे मंगलमूर्ती मूरया श्रीमद्गिरीजा सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद्गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्री मदंकुशधारी सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीमद हैरमराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नगन भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मोर्या गोसावी महाराज की जय <coughs> भगवान महर्षी मुद्गल दक्ष प्रजापतीला गणेशचरित्र सांगतात आणि सहाव्या खंडाची आज सुरुवात झाली परंतु जेव्हा केव्हा इथे कार्यक्रम सुरू करायचा होता तेव्हाच असं ठरलं होतं की माघवद्य नवमीला रात्री गणेश योगिंद्र महाराजांचं चरित्र सांगा आज रात्री त्यांचं जीवन कृतार्थ झालं आणि उद्या सूर्योदयाला ते स्वानंदवासी झाले यांचं चरित्र सार्वत्रिक लोकांना माहीत असावं याकरता आजच्या रात्री मुद्गलावर प्रवचन न करताना गणेश योगिंद्र महाराजांची माहिती सांगा असा इथल्या चालकानी आम्हाला पहिल्यांदाच कल्पना दिली असल्यामुळं आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजबावी टाळी हा शिरस्ता असल्यामुळं ज्यांच्याकडून कार्यक्रम सुरू झाला त्यांची जी कल्पना ती पूर्ण करणं आवश्यक म्हणून आज भगवान गणेश योगिंद्राचार्य महाराज यांच्या चरित्राचा थोडा बहुत विचार करायचा आहे योगिंद्र विजय या नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिला गेला आहे चोवीस हजार ओबी संख्या एक टोले जंग काम आहे त्याच्यामध्ये दहा अध्याय पूर्ण या महाराजांचं चरित्र वर्णन केलेलं आहे त्या दहा अध्यायापर्यंत तर काही सांगता येण्याची शक्यता नाही त्याची गोळा या ठिकाणी आपण दीड तासात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत असा एक काल भारतवर्षा मध्य नेहम्मी नो कि जेमा ही दैत्य या जगात जगत नंतु सगले लोक दैत्य बुद्धि प्रेरित होता ईश्वराला सदगुरु वेशा अवतार धारण करावा लगत अवतारा तीन पद्धति केव धर्मा स्थापने करता अधर्मा विनाशा करता कुम भगवान दा धर्म अवतार धारण करतो करते धर्म रक्षण करते ही काल ये धर्म धर्माचा बोलबाला खूब अत्यंत नष्ट भ्रष्ट होने चा मागे लगला है दैत्या आधार नहीं अशा वेला भगवान कुंडतरी दैत्या जन्म धारण करते तपश्चर्या करवा जसे देव जन्मजात स्वतः सिद्ध आसा दैत्य जन्मजात स्वतः सिद्ध नस्तो. किंवा मा मानव जन्मजात स्वतः सिद्ध नसतो यांना प्रयत्न करून मोठं व्हावं लागतं प्रयत्न करण्याकरता काही विशिष्टच रस्ते ठरलेले आहेत आणि त्या मार्गाप्रमाणे कुणा तरी देवाचा या ठिकाणी उपासना मार्ग घ्यावा लागतो त्याचं अनुष्ठान करावं लागतं अनुष्ठान एका विशिष्ट थरारा जाऊन पोहोचलो म्हणजे त्या देवाच्या मनात असो की नसो त्या साधका वरदान देनेकर प्रकट वाव लगत देव कृपे वरदान मिलने की पद्धत यह भारत में नाईलादा कुछ मना सुनी मगित सगले वर मुकाटिया दयावे लगता अब पद्धति के दैत्या वेशवाच् वेश केवरुश वेशात भगवंता जन्म होता असा जेव्हा काळ येतो त्यावेळेला कोणत्या पद्धतीने अवतार धारण करायचा याचीही काही एक मर्यादा ठरवलेले आहे प्रत्येक युगायुगामध्ये निर्नाळे अवतार होत असतात आणि त्या अवतारामध्ये काही युगाचे विशिष्ट अवतार म्हणून गाजलेले असतात जसे भगवंताचे काही अवतार गाजलेले असतात तसे गुरुचेही गाजलेले असतात कृतयुगामध्ये परमात्मा विनायक वेशामध्ये अवतार धारण करतात आणि तक नकाला मारतात त्रेता युगामध्ये मयुरेश अवतार धारण करू सिंधु नावाच्या दैत्याचा विनाश केला जातो याच्या अनुषंगाने असणारे बाकीचे दैत्य मारल्या जातात द्वापार युगामध्ये गजानन नावाचा अवतार होतो आणि राजा वरण्याला गणेश गीता इत्यादी तत्वज्ञान सांगू सिंदुरा नाश केला जातो यानंतर कलियुगामध्ये जेव्हा केव्हा विष्णूला हा कली आवरत नाही तेव्हा कुणा एका कलियुगामध्ये भगवान धूम्रवर्ण जन्म धारण करतात प्रत्येक कलियुगामध्ये धूम्रवर्णाचा अवतार होत नाही प्रत्येक कलियुगामध्ये भगवान विष्णू कलंकीय अवतार धारण करतात आणि कलीला शांत करण्याचा प्रयत्न करून कृतयुगाची स्थापना करतात पण असा काही काळ येतो की जेव्हा विष्णूला कली अवरत नाही त्यावेळेला त्यांना सिद्ध टेकला किंवा तुमच्या मोहरेश्वर क्षेत्रात येऊन तपश्चर्या करावी लागते इथे जेव्हा विष्णु तपश्चर्या करतात तेव्हा ती मलमासाची तपश्चर्या असते म्हणजे अधिक मासात तपश्चर्या करतात एक महिनाभर इथे विष्णू तूप राहतात पृथ्वीवर आपले अमृत मिळत नाही पृथ्वीवरचं अमृत म्हणजे गायीचं तूप या ठिकाणी जेव्हा केव्हा कोणी अनुष्ठान करतो तेव्हा इथल्या परिस्थितीप्रमाणेच त्याची प्रकृती असते भगवान विष्णू जरी असले तरी त्यांना चोवीस तासानंतर एकदा भूक लागते आणि अशी भूक लागली म्हणजे काहीतरी खाल्ल्याशिवाय उद्याचा दिवस पुन्हा रेटत नाही म्हणून विष्णूला इथे या मोरेश्वर क्षेत्रात एक महिनाभर तपश्चर्या करत असताना तूप पिऊन राहण्याची वेळ येते इथे अमृत मिळत नाही अमृताशिवाय काही खात नाही पृथ्वीवरचं अमृत म्हणजे गायीचं तूप या गाई या तुपा नहीं अस को ही विटैमीन जगत नहीं सग प्रकार गाई ऐसी आचार विष्णु करता जेवा केवश्चर्य मध्यम गणेश कृपा संपादन करु कल शांत करना चाहिए करतात। करता ही समय ये तो, तो कली विष्णु तपश्चर्ये का दादी नहीं त्यावेला मात्र नाही लादा विष्णू म्हणतात प्रभू हे मला आवडत नाही या वेळेला तुमचाच अवतार होणं आवश्यक आहे अशी प्रार्थना विष्णूची ऐकल्यानंतर कोणत्या धूम्रगट होतात आणि कलीला शांत करून कृतयुगाची स्थापना करतात हे जस देवांच्या बाबतीत अवताराचं सांगितलं आहे असंच गुरुच्या बाबतीत ही असत कृतय श्री गणका प्रोक्तो कृतयुगामध्ये गुरु महाराजांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ गणकाचार्य महाराज यांचा जन्म होत असतो या गणकाचारे महर्षी मुदगल ज्यांचं हे पुराण आता प्रत्यक्ष इथे चालू आहे हे महर्षी मुदगल या त्रेता युगाचे युगाचार्य असतात अनेक मोठमोठी माणसं झालेले असतात परंतु त्यामध्ये सर्वोपरी त्या, त्या युगात श्रेष्ठ असा जो माणूस असतो त्याला युगाचार्यत्व प्राप्त होतो या युगाचार्यामध्ये भगवान महर्षी मुद्गल त्रेता युगाचे युगाचार्य असतात द्वापारामध्ये दोन युगाचार्य होतात आधी <coughs> भृगुनामाचे महर्षी काही काळ द्वापाराचे युगाचार्य म्हणून राहतात आणि नंतर भगवान वेदव्यास महाराजांचा जन्म होतो त्यांच्याकडे युगाचार्यत्व जातो द्वापाराचा काळ संपल्यानंतर जेव्हा कलीचा काळ सुरू होतो तेव्हा भगवान शंकात आद्य शंकराचार्य वेशाने प्रगट होतात यांच नाव भगवतपाद अशा प्रकारचं असत हे कलियुगाचे युगाचार्य आहेत यांच्या पेक्षा श्रेष्ठ युगाचार्य हो। या कलियुगामध्ये कोणीही होत नाही आता कोणी म्हणे कि तुम्ही मोरगावला गणेश सांगायचं सोडून हे शंकराचार्य हे विष्णू हे का सांगता ही हे महत्वाचेच घटक आहेत म्हणून सांगावे लागतात उभीच सांगावे लागतात असं नाही कलियुगाची युगाचार्य गोष्टच जर शंकराचार्य महाराजाकडे जाते तर मग त्यांचं वर्णन करायचं नाही तर कुणाचं करायचं आणि इथे जेव्हा आपण जय करतो तेव्हा पहिला जय जयकार गिरिजास नावाच्या करतो हे गिरजासुख महाराज या शंकराचार्य महाराजांनी जुन्नरहून इथे मोरगावला आणले जुन्नरचा दैवच गिरिजात्मज असल्यामुळं तिक तिकडे जन्माला आलेल्या मुलाला जर चांगला मुलगा असेल तर गिरिजा असू तर नाव ठेवलं असेल तर काही मोठं आश्चर्य नाही तिथला त्या क्षेत्राचा दैवच गिरिजा असूत या नावाने युक्त असणारा एक ब्राह्मण कुमार गाणपत्य संप्रदायाचा उज्वल प्रकाश करण्याला योग्य आहे असं पाहून भगवान शंकराचार्यानी त्या जुन्नरहून त्यांना इथे आणलं हे जुन्नर आधी जुनं आलंय त्रेता युगात ही या जुन्नरचा उल्लेख गणेश लेखनाद्रिनोर या जीर्णापुराचा अपभ्रंश जुन्नर झाला या जुन्नरला हे गिरिजास महाराज राहत असत यांना या मोरेश्वर क्षेत्रामध्ये आणून इथे गाणपत्यांचे आचार्य म्हणून त्यांची स्थापना या जगदगुरु आद्य शंकराचार्य महाराजांनी केली तेव्हा जगदगुरु महाराज इथे एक वर्षभर मुक्कामाला होत आणि त्यांनी वल्लभेश महामंत्राचं इथे पुरस्करता सगळ्या भारतभर त्यांनी प्रवास केला त्या गिरिजासतांना इथे आणून शंकराचार्यांनी बसवलं म्हणजे आपल्या मठाचा श्री गणेशा शंकराचार्यांनी या युगामध्ये केलेले आहे इतका शंकराचार्याशी आपला संबंध आहे त्यामुळं त्यांचं वर्णन सांगणं आवश्यक आहे आत्ता ज्यांचं चरित्र सांगायचं यांचाही शंकराचार्यांच्या बरोबर अत्यंत मोठा संबंध आहे म्हणून शंकर पीठाशी आपलं पीठ पूर्व आपल्या संरक्त आहे याकरता त्या पीठाचा उच्चार करण त्यांचा बोध सांगणं त्यांचं ज्ञान सांगणं आवश्यक आहे अशी केव्हा तरी महाराजांची इथे स्थापना झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गाणपत्य मार्गाचा फार मोठा बोलबाला निर्माण केला अनेक प्रकारच्या संस्था त्यांच्या वेळेला चालत होत्या असं योगिंद्र विजय नावाचा ग्रंथ म्हणतो यानंतर काही काळ विशिष्ट निघून गेला आणि एकदा धर्मावर ग्लानी फार लवकर येत असते खाली माणूस लवकर घसरतो वर जाण्याकरता फार प्रयत्न करावे लागतात खाली घसराय फार प्रयत्न करावे लागत नाहीत ते सहजच होते काही कार्य न करण ही मनाची एक प्रवृत्तीच आहे आणि न सांगितलेलं कार्य करणं ही दुसरी प्रवृत्ती आहे नको ते करणं हा मनाचा एक धर्मच आहे त्या तंत्राप्रमाणे फारच लवकर गिरिदास महाराजांचं तत्वज्ञान लोकांच्या डोक्यातून निघून गेलो सर्वपूज्य देव अपूज्य झाला देवी पार्वतीच्या मळापासून गणेश निर्माण झाला शंकराच्या कृपेनं त्याला अग्रपूजत्व सर्वपूज्यत्व पूजत्व मिळालं अशा बोलबाला सगळीकडे झाला आणि तो मोरेश्वर क्षेत्रापर्यंत येऊन हे क्षेत्र तर इतिहासाच्या दृष्टीनं इतकं बाजूला फेकल्या गेलं की ज्यांनी कोणी साधारण इतिहास वाचला असेल त्याला अति चमत्कार वाटेल कि सगळी धूमधाम महाराष्ट्राची याच बाजूला जास्त झाली कितीतरी साधू संत त्या याच ठिकाणी निर्माण झाले कितीतरी मोठ मोठे पराक्रमी पुरुष या महाराष्ट्रात निर्माण झाले यांनी जेजोरीला यांनी सासवड ला अनेक पराक्रम केल्याचे इतिहास आहेत ज्या वेळेला सासवडहून सुप्याहून इकडे जात असतील येत असतील तेव्हा मध्ये मोरगाव लागत असेल कि नाही पण शक्यतो एखाद्या वेळेला केव्हा तरी मोरगावच मोर नाव येतं बाकीचे सगळे गाव जवळ पाचचे अर्थात काही लोक या निरेहून जात असले पाहिजेत काही पाटसहून जात असले पाहिजेत आणि मधलं मोरगाव उपेक्षित म्हणून बाजूला सुटत असलं पाहिजे त्यामुळे हे मोरगाव सुरक्षित राहिलो परंतु इथला जडपणा जास्तच वाढला आणि जे गणेशाचं एकमेव क्षेत्र ते लोकांच्या नजरेतून बाजूला फेकल्या गेलो अशी अवस्था झाली असताना त्याची त्यालाच काळजी आहे त्याच आपण काहीच महत्व गाऊ शकत नाही आणि आपण त्याचा, त्याचा बोलवाला काय वाढवू शकत नाही कारण आपण बोलण्याची ताकदच त्याच्या कृपेने येणार आपण त्याच मोठेपणे काय सांगा तो स्वतः सिद्ध मोठा आहे त्यालाच केव्हा तरी वाटतो की आपल्या या मार्गाला काहीतरी पुन्हा उदाहरा मिळाला पाहिजे अशी जेव्हा परिस्थिती येत असते तेव्हा भगवान कोणता तरी कार्यक्रम निर्माण करतो आणि त्याप्रमाणे स्वतःच महत्व आपोआपच लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो असाही एक काळ निर्माण झाला जेव्हा गणेश हा उपेक्षित म्हणून ठरल्या गेला तेव्हा मा त्या मार्गाला पुनश्च दुरुस्त करण्याकरता या मार्गाला पुनश्च दुरुस्त करण्याकरता या ठिकाणी एक विशेष खटपट करण्यामध्ये आली केव्हा या सोपी सोमनाथाच्या जवळ गुजरात मध्ये आंबी नावाचं एक गाव आहे या आंबी नावाच्या गावामध्ये एक सोमनाथ नावाचे महाराज राहत होते ज्या क्षेत्र ज्या बाजूला जे क्षेत्र असतो साधारण तिथल्या देवाचा तिथल्या राजाचा तिथल्या साधू संतांचा समाजावर जास्त छाप उमटलेला असतो काही वेळेला या जेजुरीच्या बाजूला वगैरे वगैरे खंडोबाच्या नावाचा प्रचार या मोरगावला मोरयाच्या नावाचा प्रचार हा स्वाभाविकच आहे अशा तंत्रामध्ये ते क्षेत्र सोमनाथाच्या जवळ असल्यामुळं त्या महाराजांचं नाव सोमनाथ असं होत अर्थात त्यांचं नाव सोमनाथ बाईचं नाव आंबा असण स्वाभाविक होत असं हे आंबा आणि सोमनाथ नावाचं जोडपो काही काळ उत्तम प्रकारचा संसार केल्यानंतर भगवत कृपेने यांना दोन मुलं झाले मोठे मुलाचं नाव चिंतामणी ठेवण्यात आलं आणि लहान मुलाचं नाव मोरेश्वर ठेवण्यात आलं हे चिंतामणी महाराज फार तलाक बुद्धीचे होते लवकर जर ब्राह्मण कुमार तेजस्वी बुद्धीचा असेल तर त्याचं पाचव्या वर्षी उपनयन करावं साधारण असेल तर आठव्या वर्षी करावं डम असेल तर बारा वर्षापर्यंत करावं आणि नाईलादच झाला असेल तर लग्नाच्या पहिल्या दिवशी सुद्धा करावं आणि नाही जमलं तर त्याला तसत्मज्याव दुसरं काय करण्याची शक्यता आहे त्याची परंतु अति तेजस्वी मुलाचा संस्कार हा उपनयन हा लवकर व्हावा ही अपेक्षा होती कारण त्याला गायत्री झप जास्तीत जास्त करण्याचा वेळ मिळावा म्हणून त्याचं उपनयन लवकर केलं जात असे उपनयाने केलं गुरु की गुरुच्या घरी पाठवण्याची पद्धत होती आणि गुरुग्रह जाई जाऊन अभ्यास करावा जेव्हा केव्हा गुरुच्या घरी पाठवत असत ज्या गुरुकुला जवळ असेल जे गुरुकुल गाजलेलं असेल तिथे विद्यार्थी पाठवण्याची परंपरा होती विद्यार्थी पास सात वर्षाचा छोटा त्या गुरुकुलात गेला म्हणजे द्वादश वर्षाने वेद ग्रहण थांबवा ब्रह्मचार असं त्याला पहिलं शिक्षण देण्यात येत असे की निदान एका वेदाचा अभ्यास होईपर्यंत किंवा बारा वर्ष तू आमच्या गुरुकुलामध्ये राहा बारा वर्ष तो गुरु त्या गुरुकुलाच्या वातावरणामध्ये राहत असे आजच्या सारख्या फारशा सोयी नव्हत्या त्यामुळं पत्रित्राटवण्याची सोय नव्हती उभीच्या उभी आणण्याची उभी पद्धत नव्हती त्यामुळं केव्हा जाऊन घरी आई बापाला भेटून यावं अशी परिस्थिती नव्हती बारा वर्षानंतर त्या मुलाचा घरी येण्याचा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा त्याची आई बापा बरोबर भेट होत असे परंतु केवढा विश्वास होता आपल्या मुलावर आता माझा मुलगा गुरुकुलातून येणार तो त्याला बांध होऊन येणार सर्व प्रकारच्या विद्येनी युक्त होऊन येणार तो निर्व्यसनी असणार तो पहिलवान असणार तो स्नानसधेवर प्रेम करणारा असणार आई वडिलावर देवासारखी श्रद्धा ठेवणारा असणार अशा कल्पना आई वडिलाच्या होत्या आणि त्या सार्थ होत होत्या आता सगळाच आनंद आहे पोराला कोणतं व्यसन लागेल याचा नियम नाही घरी येईल <laughs> की नाही त्याचाही नियम नाही मास्टरला डब्बी मागतो माझीच प्रोफेसरला प्रोफेसर असा की काय शिष्याची लायकी आहे ती माहीत असणारा याला डब्बी दिली समजा नाही वापस केली तर काय करता म्हणून तो आपल्याच काळीनं आपली सिगरेट पेटवतो त्याचीही पेटवतो दोघेही एकमेकांच्या तोंडावर धूर सोडतात हे काही शिष्यन गुरु आहेत हे काही गुरुकुलाची रीत आहे असं काय होत नसाहे भोरगा कसा निर्व्यसनी राहत असे करणा बांड असे आणि मोठा साधन संपन्न होऊन घरी परत येत असे याची अपेक्षा आई वडील करत असत त्या तंत्राप्रमाणे विद्याभ्यास लवकर व्हावा म्हणून उपनयन लवकर करण्याची पद्धत होती अशी या चिंतामणी महाराजांचं उपनयन झालं त्याच्यासारखे फालतू घरामध्ये नसत आज कुठेतरी प्रत्येक घरात कोणीतरी बाई कोणीतरी बोआ असतो त्यांना वाटत की इतर मला जास्त कळतं धर्माची आणि ते, ते, ते, ते त्या ब्राह्मणाला सूचना करतात बुवा ते सगळं सोडबुंज वगैरे काय ना सगळे एकदाच आरून घ्या आटपा तसं पोरगा राहणं बरं नाही तसं म्हणजे कसं तसं म्हणजे कस त्या काळची संध्या सुद्धा केली नाही एक श्रावणी केली नाही गायत्रीचा एक जप केला नाही सोडमुंज कशाची बोडक्याची ब्राह्मण हे विचार करतो मूर्खच आहेत घरात सगळे ज्या ही सूचना आली आहे त्या सगळे एकापेक्षा एक विद्वान आहेत आणखीने पंचवीस खाक आणा दोन पंच आणा दहा पाच रुपये आणा ना सोडबुंच इथं पत्ता नाही तिथं सोडबुंज काय व्हायचं सगळाच आनंदी आनंद या संस्कारा इतका दुर्दशेचा संस्कार आज कोणताही नाही तीन संस्कार उरले आहेत मधले तीन आहेत त्या तीन मध्ये दोन करावेच लागतात म्हणून आहेत आणि हा एक आई आईच्या खुशी करताय तिला समाजात निर्वावं लागतं त्या चार पाच साड़े जास्तीच्या मिळतात त्याच्यामुळं ती तुम्हाला होते आपल्या पोराचे मुंजे करा आपल्या पोराचे मुंजे करा वशिष्ठ विश्वामित्र जमदगणी पराशर काय म्हणतात ते सोडून द्या पण नवीन तंत्रामध्ये महाराज सावरकर काय म्हणतात ते ऐका आईच्या खुशी करता वाजत गाजत पोऱ्याच्या केसाला धक्का न लागता बापाची हजामत म्हणजे पोराचे केसे काढायचे नाही म्हणजे त्याचं सौंदर्य बिघडते म्हणजे पोराचं सौंदर्य बिघडते पोरीचा बापकट केला जातो आणि पोरी पोराचे केसे काढायचे नाही कोणीतरी सूचना करते इकडून तुटून कात्री लावा इकडून तुटून काय कात्री लावा सगळा क्षौर केला पाहिजे इकडून तिकडून कात्री लावून कसो परंतु एक शिसूचना येते ब्राह्मणाला करायचंय काय त्यानं केस काढले काय न काढले काय याला काय याला गर, दक्षिणेची गरज आहे बरं हा करू काय शकतो त्यांना जर ते करायचं नाही तर याला याला काय करायचं म्हणतो बरं तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ मला काय करायचं त्याच्या वाचून जा त्या पोराच्या केशाला धक्का लागायचा नाही काय नाही तिने आपल्या चारदा पाचदा साड्या बदलायच्या काय रिक्षावळ वगैरे घालायची ते घालायची काय फोटो निघायचे ते निघायचे फोटो निघणं आणि पार्ट्या होणं म्हणजे संस्कार बाकीच्या मंत्रा मंत्राची गरज नाही त्याला सूचना करण्याची ते लवकर ॲक पाह ज्या मंत्राच्या माध्यमातून संस्कार व्हायचा ते लवकर ॲक पाहा आणि ज्या फोटोच काही आणलं नाही ते चालू द्या किती वेळ भाग पण चालू आहे आणि हेच चालू आहे सगळीकडे हे चालू आहे अशा तंत्रामध्ये नाईराजानी सोळा संस्कारातले तीन उरले आहेत त्यात ब्राह्मणाच्या घरी या मुंजीची ही दुर्दशा आहे उपनयनाची आता दोन संस्कार नाईला करावेच लागतात मग ते कसे होत मुलाला मुलगी द्यावी लागते मग तो कुठलाही मुलगा असो आणि कुठलीही मुलगी असो रीत सर त्याने काहीतरी घोटाळे करून मूर्खपणा करण्यापेक्षा कुणाच्या तरी गळ्यात त्याला रीत सर बांधलं म्हणजे दोघे मोकळे झाले आईबाप अशी एक पद्धत आहे त्याच्यामुळं रजिस्टर होवं हार घालून होवं प्रेमपत्र पाठवून होवं धार्मिक विधीच्या माध्यमातून होव नुसत्या करारानं होव किंवा ती याच्याजवळ नुसतीच राहिलेली असो काही असो पण लग्न हे असंत्राने होत नाही लाज आहे सोळावा संस्कार करावा लागतोच मेल्यावर घरात ठेवताच येत नाही म्हणून उचलावा लागतो मग त्याला गाडा जाळा काय करायचं ते करा पण काही ठेवता येत नाही नाही म्हणजे मोठा लाडका होता लाडका होता म्हणून काही चार दिवस ठेवला होता काय <laughs> नंतर उचला कसं तरी करून लवकर उचला आणि काहीतरी व्यवस्था करा हे दोन संस्कार नाईला राहणारच जगाच्या अंतापर्यंत राहणार आणि या मुंजीचा खेळखंडोबा आजच झाला हे चार दिवसानं ते याचा पत्ताही लागणार नाही की काहीतरी उपनयन होत होतो बाकीचे तेरा तर सगळे पोथीत आजच गेले त्यांचा तर पत्ता नाही जातकर्म नाही नामकर्म नाही अग्निसंस्कार नाही काय काय काय नाही सगळे गेले चौर नाही उपनयन नाही काय नाही फक्त हे दोन उरले आहेत या चिंतामणी महाराजांचा उपनयन संस्कार लवकर झाला त्यामुळे गुरुगृही अभ्यास झाला आणि दैव काही एक निराळा विचार करू लागलो केव्हा तरी श्रंगेरी पीठावरचे नृसिंहाचार्य महाराज म्हणून असणारे यतीराज वृद्ध झाले शंकराचार्य महाराज आणि त्यांनी देवी शारदा प्रार्थना केली त्या पीठाची मुख्य देवताय आहे शारदाबा महाराज मंडन मिश्राची ही बायको परंतु मंडन मिश्र स्वतः ब्रह्माजीचे अवतार होते आणि त्यांची पत्नी देवी शारदा होती तेच मानवी वेशामध्ये जन्माला आले काही काळानंतर शंकराचार्य महाराजांचे शिष्य झाले आद्य शंकराचार्यचे आणि ते पहिलेच पहिले शिष्य श्रगेरी हे त्यांचं पहिलंच पीठ त्यामुळं त्या पीठावर या सुरेश्वराचार्य त्यांचं नाव ठेवण्यात आलं आधी ते मंडन मिश्र होते या मंडन मिश्राचं पुढे परिवर्तन सुरेंद्र सुरेश्वराचार्य या हो, नावामध्ये झालं आणि ते श्रिंगेरी पीठाचे मुख्य पहिले आचार्य हो, त्यांची स्त्री त्यावेळेला जरी परमधामाला गेली होती तरी शंकराचार्याला तिने कबूल केलं होतं इमी मी तुमच्या पीठावर देवता म्हणून राहील आणि त्या शारदा कानातला एक कुंडलाचा प्रकार ज्या ठिकाणी पडला तिथे ते मठ निर्माण करण्यात आला या शृंगिरीच्या मठाच्या मागे खूप इतिहास आहे आणि फार अतिशय महत्वपूर्ण मठ आहे विश्वातला एकमेव धर्माला धरून चालणारा मठ आहे आणि तिथल्या शंकराचार्याची आजही किंमत सगळ्या शंकराचार्यापेक्षा मोठी आहे अशा त्या मठावर हे सुरेशराचार्य महाराज राहत होते यांच्या परंपरेत अनेक शंकराचार्य झाले आणि त्यातले हे एक शंकराचार्य थकले असताना यांनी त्या जगदंबेची प्रार्थना केली त्या पीठावर तीन महत्वाच्या देवता आहेत एक रत्नगर्भ नावाचे गणेश आहेत त्या गणेशाचं नाव आहे रत्नगर्भ गणेश त्यांच्या महादेवाचं नाव आहे चंद्रमौरीश्वर आणि त्यांच्या देवीचं नाव आहे शारदाबा अशी त्या ची रचना है दोन देव नलत है हलवता है स्थिर ही है एक मोटा गणेश तिथे पक्का बसविलभ गणेश एक मोटी शिवपिड़ी कायम चीजा बसवली है ही नाव चंद्रमौलीश्वरच है पढ़ महाराजां तीन ही देवता फिर चलित है सोन की एक स्फटिकाचा चंद्रबाहुलीश्वर आहे आणि लाल नर्मदेचा रत्नगर्भ गणेश तीन देवता यांच्या बरोबर नेहमी असतात तसेच मग आचार्य म्हणल्यानंतर देवारा फार मोठा असतो पसारा फार मोठा असतो वगैरे वगैरे सगळं काही असत पण या तीन देवता बहुसंख्य सगळ्यात आचार्य यांच्या जवळ आहेत या शारदाबेला या मठाची मोठी किंमत आहे आणि तिच्या कृपेनी तो मठ चालतो त्या आचार्य महाराजांनी प्रार्थना केली देवी मी तर थकलो या बौद्धांचा जैनांचा रामानुजांचा मधवांचा मोठा प्रकार चालू आहे यांना जिंकण्याचं सामर्थ्य आता माझ्यामध्ये राहिलं नाही आता तुझ्या पीठाचं संरक्षण तूच कर कोणता तरी मार्ग का जगद अंबा म्हणते काही कारण नाही गुजरातमध्ये असा एक विद्यार्थी आहे सोमनाथाच्या जवळ अंबी नावाच्या गावामध्ये लोक राहतात त्यांच्याकडे तुम्ही पत्र पाठवा हत्तीघोडे पाठवा त्यांना इथे बोलावून घ्या मी तशी सूचना त्यांना करीलच आणि त्यांना इथे शंकराचार्य म्हणून त्या मुलाला बसवा असा मासाहेबाने दृष्टांत दिला आणि आचार्य महाराज मोठ्या आनंदात या सोड ती सोमनाथाच्या जवळ असणाऱ्या त्या गावाला पत्र पाठवते झाले इकडे ज्या दिवशी त्यांच्याकडचे लोक येऊन पोचायचे त्या रात्री या सोमनाथ महाराजांना एक स्वप्न पडलं सोमनाथ महाराजांच्या स्वप्नात श्रगिरीची ती देवता आली आणि ती म्हणते तुझा मोठा मुलगा आमच्या पीठाचा शंकराचार्य होणं आवश्यक आहे या करता तू तो मुलगा आम्हाला दे आता त्या जगदंबेचं दिव्य ध्यान पाहिल्यानंतर नाही म्हणायची त्या ब्राह्मणाची काही झाली नाही आणि नाही म्हणायची काही जरूरही नाही आपला मुलगा जर स्वत जगदंबा मागत आहे आणि ते श्रेंगेरी पीठाचा आचार्य करता, तर चांगल्या आई बापाला वाईट कसं वाटेल ते आजच्या दुर्दैवी आई बाप्पाला वाटतंय मुलगा जर देवळात जाऊ लागला तर बिघडला त्याने चतुर्थ्या करायला सुरुवात केली की गेलाच कामातून तो जर गीता पाठ करत असेल तर मग फारच बिघडला आणि जप जर करत असेल तर मग तो गेलाच बेकारच झाला कॉलेजचा पोरगा माळा ओढतो म्हणजे काय हे काय रीत आहे आईबाप चक्क सांगतात पोरग बिघडलं ते गेलं कामात तू आणि तेच जर सिगरेट ओढत कोणी सिनेमाला गेलं तर ते सुधारलं कारण आईबापच तसे सुधारलेले असतात पोरांची अपेक्षा तीच असते दुसरी काय असणार याशिवाय काय समजणार कशाला सुधारलं म्हणायचं साधन काय आमच्या इथे एक मेतर आहे आत्ता आहे सध्या आहे जित्ताय याला चांगला प्रामाणिक माणूस आहे ते मेतर आहे हे त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही सांगावं लागतं की आहे कलेक्टरशी त्याचा संबंध चांगला तो त्यांचा आवार साफ करायला जायचा त्यानं सहज एक दिवस विचारलं बाबू रे तुझा पोरगा कुठे आहे मुंबईला असतो साहेब काय शिकतो मला काय कळणार नाही काय शिकतो पण काहीतरी शिकतो कारण तो, तो, तो शाणा का मला काही समजायला मार्ग नाही म्हणे साहेब एक दिवस साहेबानं पुन्हा असा प्रश्न केला म्हणा हा आता बाबू आमचा हुशार झाला म्हणजे काय झालं म्हणजे तुम्ही जशी उभ्यानं लगवी करता तसा आता तोय करू लागला म्हणजे याच्या कोष्टकात ते कधीच नव्हतं ते सुशिक्षित झाल्यामुळे ते कार्य करू लागलं त्याच्यामुळे याला वाटलं ते आता सुशिक्षित झालाच कारण साहेब करतो आणि साहेबानंतर जर आपलंच पोर्ग करते तर मग सुशिक्षित झाला असलाच पाहिजे हे असं जर झालं तर सुशिक्षितपणाची व्याख्या आहे का याला सुशिक्षित म्हणत असतात का ही अपेक्षा सुद्धा कोणी करायची नाही परंतु प्रत्यक्ष चालू आहे जेव्हा माझं पोरग जगदंबा नाग्य आहे आणि ते शंकराचार्य होण्याकरता तेव्हा त्या बाबाच्या आनंदाला काय पारावार आहे धन्य झालो आज मी माझं ब्राह्मण कुल धन्य झालो माझा मुलगा शंकराचार्य होणार अर्थात संन्याशी होणार घरी उपयोगाचा राहणार नाही हे सगळं परंतु नाही राहिलं तर काय झालं मानवी जन्माचं तर सार्थक झालं म्हणून त्यांचा आनंदाला ना पारावार नाही जेव्हा चांगलं स्वप्न पडतं तेव्हा झोपू नये उठचे रात्र जागून काढायचे आणि वाईट स्वप्न पडलं तर झोपा पण घर तर उलट वाईट स्वप्न पडलं तर रात्रभर झोप येत नाही आणि चांगलं स्वप्न पडलं तर सकाळी आठवत नाही काय पडलं त्या नादातच झोपतो आता हे सगळं जाणणारे होते अति आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात बायकोला उठवून अगं आता मला एक विचित्र स्वप्न पडलं आहे आता उद्या काय जगदबंधीची इच्छा आहे कुणाला माहिती परंतु सूर्योदय होत नाही तर नगारे तुतारे वाजले आणि हत्ती घोडे दारासमोर येऊन उभे राहिले हा साक्षात्कार याला स्वप्न म्हणायचं नाही काल जे स्वप्नात पाहिलं ते आज प्रात्यक्षिक घडतो याला साक्षात्कार म्हणतात आता तर त्या आनंदाला पाराभार राहिला नाही त्या लोकांनी जे कोणी त्यांच्यातले प्रमुख आले होते त्यांनी आचार्य महाराजांचं पत्र दिलं त्यांनी ते मस्तकाला लावलं शंकराचार्यांचं पत्र ठेवलं महत्वाचं त्यामुळे ते मस्तकाला लावून नंतर ते पत्र वाचलं आपणाला बोलावलं आहे मूहूर्त वगैरे सगळे त्यानीच काढून पाठवलेले आहेत त्यामुळं त्या मुहूर्तावर त्या निघायचं ठरलं गणपतीपूजन पुण्य वाचन वगैरे विधी झाले आणि वाजत गाजत सोमनाथ महाराज आपल्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन बायकोला बरोबर घेऊन शृंगेरी पीठावर आले आचार्यांनी त्यांचा सत्कार केला या मुलाला प्राथमिक सगळं शिक्षण देण्यामध्ये आलो आणि एका योग्य मुहूर्तावर त्यांना संन्यास देण्यात आला ते, ते चिंतामन्य आचार्य म्हणून त्या पीठाचे आचार्य झाले काही दिवसानंतर सोमनाथ महाराज आचार्यांची परवानगी घेऊन आपल्या मुलाला तिथे सोडून दुसऱ्या मुलाला बरोबर घेऊन घरी आले यांच्या घरी एक पाठशाळा होती काही जमीन होती काही गाई होत्या त्यामुळं किती दिवस श्रिंगेला राहणार घरी येणं आवश्यक होत असं गुजरात मध्ये पुन्हा एक कुटुंब आपल्या गावी येऊन पोहोच इथे आल्यानंतर या मोरेश्वर महाराजांचा विवाह झाला त्यांच्या बायकोच नाव सुशील असिष्ट काळ गेला आणि दोघांमध्ये वांध्य उत्पन्न दो झाला संतती लवकर होत नाही अशा वेळेला बाईला जास्त अपेक्षा असते पण काही ठिकाणी असंही पाहायला मिळतं की बाईपेक्षा बुवाला जास्त अपेक्षा असते त्या तंत्राप्रमाणे इथे या मोरेश्वर महाराजांची फार इच्छा होती लवकर आपण पिता व्हाव परंतु दैव काही साथ देत नव्हतं योग काही येत नव्हता अनेक प्रकारचे व्रत उद्यापन अनुष्ठानं जप तप साधन केलं हे जे काही माणूस आधी असतो ते सगळं वाया जात नाही एका दुसरा कोणता तरी मार्ग निघतो दुसऱ्यातून तिसरा आणि असं होता होता कोणतं तरी अनुष्ठान याच काम करण्याला समर्थ होतो ते माझ्याला वाटत इतर बाकीचे सगळे व्यक्त आहे यानं जमलो असं काही नसतं ते पहिले काही वाया जात नाही पहिलं जर झालं नसतं तर दुसऱ्याची अपेक्षा निर्माण झाली नसती दुसरं नसतं तर तिसरं झालं नसतं म्हणून सगळेच अनुष्ठान याच दैव उदयाला आल्यावर काम करतात सकल पदार्थ आहे जग माई कर्म ही न पावत नाही सगळं जरी जगामध्ये असलो तरी भलत्यात माणसांना ते मिळत नाही आणि ज्याला ते काही तिकडून इकडे जातात की इकडून तिकडे माहीत नाही परंतु गाडी तिथं खुशाल सोडून देतात आणि ते दोघं दर्शनाला येतात असली इच्छा तर गाडीतले आपोआप येत असतील नसतील तर येत नसतील परंतु ते दोघं महत्वाचेच असल्यामुळं खुशाल गाडीत सोडून देऊन इथे येतात तर बाकीचे किती ड्रायव्हर किती कंडक्टर जातात रोज गाड्या किती जातात याच दोघांनी काय यावं सकाळ पदहाराचा हा हे जगा ना नाही पावत नाही था। ते सगळे जरी स्टँड होऊन जातात तरी कोणालाही बुद्धी होत नाही या दोघांना हो ते ओरडत असतीलच म्हणजे उतारू काही ओरडत नसतील असं नाही परंतु जर दोघ जिद्दीच असतील तर बाकीच्या दर्शनाचा लाभ होत असेल ते येत असतील असं काही वेळेला घडत असं या सोमनाथ महाराज या मोरेश्वर महाराजांच्या जीवनात झालं बरेच दिवस संतती नाही तेव्हा विचार चालला असताना एक सुदैवानी विचार डोक्यात आला सकल सिद्धीचा दाता सिद्धीपती भगवान गणेश याची आराधना केली तर अशक्य काय मग या गणेशाच सर्व कोणतं कुठे लवकर परमात्मा प्रसन्न होय अशा विचारामध्ये मोहरेश्वर क्षेत्राची कल्पना डोक्यात आली बायकोला तो विचार समजावून सांगितला त्याने सांगितलं इतका जर विश्वास असेल तर मग वेळ काला होता